कसेच तो कोन انكفرتم يومن يجعل الولدان شيبا السماء مصطر به كان وعده مفعولا जर तुम्ही मान्य स्वीकार दिला तर त्या दिवशी कसे वाचाल जो बालकांना वृद्ध बनवेल आणि ज्याच्या कठोरतेने आकाश फाटले जात असेल अल्लाहचे वचन तर पूर्ण होणारच आहे ए हा एक उपदेश आहे आता ज्याची इच्छा असेल त्यानं आपल्या रब कडे जाण्याचा मार्ग स्वीकारावा इन <स्द्द> रोग अन्न कपू मुईलिओहू कोल وَاللَّهُ يَقْدِرُ اللَّيْلَ وَالنَّهَارَ عَلِمَ أَن لَّن تُحْصُوهُ فَتَابَ عَلَيْكُمْ فَقُرْآنُوا مَا تَيَسَّرَ مِنَ الْقُرْآنِ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 صلی फिरुल्ला पैगंबर وسلم तुम्ही कधी सुमारे दोन तृतीयांश रात्र आणि कधी अर्धी रात्र आणि कधी एक तृतीयांश रात्र उपासना करत उभे राहता आणि तुमच्या साथीदारांपैकीही एक गट ही कृती करतो अल्हास रात्र आणि दिवसाच्या वेळेचा हिशेब ठेवतो त्याला माहित आहे की तुम्ही लोक वेळेची ठीक गणना करू शकत नाही म्हणून त्यानं तुमच्यावर मेहरबानी केली आता सुलभतेनं जितका कुराण वाचू शकता वाचत जा त्याला माहित आहे की तुमच्यात काही आजारी असतील काही अन्य लोक अल््हाच्या कृपा प्रसादाच्या शोधात प्रवास करतात आणि काही अन्य लोक अल्लाच्या मार्गात युद्ध करतात म्हणून जितका कुरान सहजरित्या वाचता येणं शक्य आहे वाचत जा नमाज कायम करा जकात द्या आणि अल्लाला चांगलं कर्ज देत जा जे काही पुण्य तुम्ही आपल्यासाठी पुढे पाठवाल ते तुम्हाला अल्लापाशी आढळेल तेच जास्त बेहर आहे आणि त्याचा मोबदला फार मोठा आहे अल्लाची क्षमा याजना करत राहा निसंशय अल्ला अत्यंत क्षमाशील आणि परम कृपाळू आहे है या वरबका फकबिर हे नावाहुणाऱ्या उठा खबरदार करा आणि आपल्या रबच्या महत्तेची घोषणा करा आणि आपले कपडे सुचिरूत ठेवा आणि घणी पासून दूर रहा, आणि उपकार करू नका अधिक प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या रफ साठी धैर्य राखा परत जेव्हा नरसिंगात फुंक मारली जाईल तो दिवस फारच कठीण दिवस असेल काफिरांसाठी सोपा असणार नाही सोडा मला आणि त्या माणसाला ज्याला मी एकटं निर्माण केलं पु मालवत्ता त्याला दिली त्याच्या बरोबर हजर राहणारे आणि त्याच्यासाठी सत्तेचा मार्ग के प्रशस्त केला मग तो लालसा बाळगतो कि त्याला आणखी अधिक द्यावं कदापि नाही तो आमच्या ऐतींशी वैर करतो त्याला एक कठीण चढण चढवी त्यानं विचार केला आणि काहीतरी गोष्ट बनवण्याचा प्रयत्न केला तर ईश्वराचा मारा त्याच्यावर कशी गोष्ट बनवण्याचा प्रयत्न केला होय ईश्वराचा मारा त्याच्यावर कधी गोष्ट बनवण्याचा प्रयत्न केला मग लोकांच्या कडे पाहिलं मग कपाळ अखडलं आणि तोंड वेडावलं मग फिरला आणि अहंकारक आला सर्दी शेवटी म्हणाला हे काहीच नसून एक जादू जी पूर्वीपासून चालत येत आहे हि तर एक मानवी वाणी आहे लवकरच मी त्याला दोजक मध्ये झोकून देईन आणि तुम्हाला काय कल्पना कि काय आहे ती दोजक ना बाकी ठेवणार ना सोडणार चामडे हळपळून टाकणारे एकोणीस कर्मचारी तिच्यावर नियुक्त आहेत وَمَا جَعَلْنَا أَصْحَابَ النَّارِ إِلَّا مَلَائِكَةً وَمَا جَعَلْنَا عِدَّتَهُمْ إِلَّا فِتْنَةً لِّلَّذِينَ كَفَرُوا إِلَّا فِتْنَةً لِّلَّذِينَ كَفَرُوا يَسْتَيْقِنَ الَّذِينَ أُوتُوا الْكِتَابَ وَيَزْدَادَ الَّذِينَ آمَنُوا إِيمَانًا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 आम्ही नरकाग्नीचे कर्मचारी या फरिष्ठांना बनवला आहे आणि त्यांच्या संख्येला काकण्यांसाठी उपग्रह बनवला आहे जेणेकरून ग्रंथधारकांचा विश्वास बसावा आणि इमान आणणाऱ्यांच्या इमामध्ये वाढ व्हावी आणि ग्रंथधारक आणि इमानधारकांना कोणतीही शंका राहू नये आणि मनोरुग्ण आणि काफीरांनी असं म्हणावं की बर अल्ला काय अर्थ असू शकतो अशा प्रकारे अल्ला करतो आणि स्वतः त्याच्याशिवाय अन्य कोणी जाणत नाही आणि या नरकागिनीचा उल्लेख याशिवाय अन्य कोणत्याही हेतूने केला गेला नाही कि लोकांना यापासून उपदेश मिळावा कदापि नाही शपथ आहे चंद्राची आणि रात्रीची जेव्हा ती पालटते आणि सकाळची जेव्हा ती उजळते हा नरकाग्नी सुद्धा मोठ्या गोष्टींपैकी एक आहे माणसासाठी डरवणी तुमच्यापैकी त्या प्रत्येक माणसासाठी डरवणी जो पुढे जाऊ इच्छित असेल अथवा मागे राहू असेल كل نفس بما كسبت رهينه الا اصحاب اليمين في جنات يتساءلون عن المجرمين ما سنككم في ثقر قدित मनुष्य आपल्या कमाईच्या बदल्यात गहण आहे उजवा बाजूलांच्यारीज ते जन्नतीमध्ये असतील ते गुन्हेगारांना विचारतील तुम्हाला कोणत्या गोष्टिन दोजकात नेलं आम्ही नवाज अदा करणाऱ्यांपैकी होतो, आणि गरीबांना जीव घालत नव्हतो आणि सत्याविरुद्ध गोष्टी रचणाऱ्यांबरोबर आम्ही ही गोष्टी बनवण्यात लागत असू आणि मोबदल्याच्या दिवसाला खोट ठरवत असू येत पावेतो कि त्या निश्चित गोष्टीशी आमचा प्रसंग घडला त्यावेळी शिफारस करणाऱ्यांची कोणतीही शिफारस त्यांच्या काहीच उपयोगी पडणार नाही शेवटी या लोकांना झालं तरी काय आहे की हे या उपदेशापासून तोंड फिरवत आहेत जणू हे गानगाडा आहोत जे सिंहाला भिवून पळसुटले आहेत बल्लो री जुलु किंबना यांच्या पैकी तर प्रत्येक जण असं इच्छितो कि त्याच्या नावे खुली पत्र पाठवली जावीत कल्ल बल्ल होल्ल इन होमयोन इन ऐ य कदापि नाही खरी गोष्ट अशी आहे की हे परलोकाची भीती बाळगत नाहीत कदा नाही हा तर एक उपदेश आहे आता ज्याची इच्छा असेल त्यानं यापासून धडा घ्यावा आणि हे कोणताही धडा घेणार नाहीत याखेरीज की अल्लानं त्याची इच्छा करावी तो याचा हक्क लागतो कि त्याला भिवून वागाव आणि तो या लायक आहे की भय बाळगणाऱ्यांना त्यानं क्षमा प्रदान करावी अल्लाच्या नावाने नव्हे मी शपथ घेतो काय माझ्या दिवसाची आणि नाही मी शपथ घेतो निर्भसना करणाऱ्या मनाची काय माणूस असं समजत आहे क्या आम्ही त्याच्या हाडांना गोळा करू शकणार नाही आम्ही तर त्याच्या बोटांचे पेरे पेरे सुद्धा नीट बनवण्यास समर्थ आहोत परंतु माणूस इच्छितो की पुढे सुद्धा दुष्कृत्य करीत राहावं विचारतो शेवटी केव्हा येणार आहे बर तो कायमचा दिवस فإذا برق البصر وخسف القمر وجمع الشمس والقمر يقول الإنسان يومئذن أين المفر لكن يتجون ذاته لأي جاندرا نستجيز واندرا جاندرا سوريا مرون اي جاندرا جاندرا جاندرا جاندرا جاندرا جاندرا جاندرا كما تنسى كلا لا وزر إلى ربك يومئذن المستقر ينبأ الإنسان يومئذن بما قدم وأخذر كدفنا هي तेथे कोणतंही आश्रयस्थान असणार नाही त्या दिवशी तुझा रक्षा समोर जाऊन थांबावं लागेल त्या दिवशी मानवाला त्याचे सर्व पुढील आणि मागेल केलं करईल किंबहुना मानव स्वतःच आपल्या स्वतःला चांगल्या प्रकारे जाणतो मग तो कितीही निमित्त पुढे का करेना हे पैगंबर सल्ल वसलम या दिव्यबोधाला घाई गाईना गाई पाठ करण्यासाठी आपल्या जीवीला चालना देऊ नका याला पाठ करणं आणि पठण करवणं आमचे जिम्मे आहे म्हणून जेव्हा आम्ही याचं पठण करत असू त्यावेळी तुम्ही हे पठण लक्षपूर्वक ऐकत जा मग याचा अर्थ समजावून देणं सुद्धा आमचेच जिम्मे आहे कदापिती नाही खरी गोष्ट अशी आहे कि तु लोक शीघ्र प्राप्त होणार्या गोष्टीशी लोकाशी प्रेम राखता आणि परलोक सोडून देता ओझु हुईराई त्या दिवशी काही चेहरे टवटवीत असतील आपल्या रबकडे पाहत असतील आणि काही चेहरे उदास असतील आणि समजत असतील की त्यांच्याशी कंबर मोड व्यवहार होणार आहे كلا اذا بلغت التراق وقيلا من راق وظن انهم انفراق والدفث الساق بالساق الى ربك يوم عيد المساق فلا صدق ولا صلى ولكن كذب وتولى ثم ذهب الى اهله يتمطى कदापि नाही जेव्हा प्राण घशापर्यंत पोहचेल आणि म्हटलं जाईल कि आहे का कोणी मंत्र तंत्र करणारा आणि मनुष्य समजून घेईल कि ही जगाशी ताटतूट होण्याची वेळ आहे आणि पोटरीशी पोटरी भिडेल तो दिवस असेल तुझ्या रबकडे रवानगीचा परंतु त्यानं ना खरं मानलं आणि ना नमाज अदा केली तर खोटं ठरवलं आणि पालटला मग अडकत आपल्या घरवाल्याकडे निघाला ही चाल तुझ्याच लायकीची आहे आणि तुला शोभा देते होय ही चाल तुझ्याच लायकीची आहे आणि तुला शोभा देते काय मानवानं असा समज करून घेतला आहे की तो असा निरर्थक सोडून दिला जाईल काय तो तुच्छ पाण्याचा विजय नव्हता जो गर्भाशयात टपकाण्यात येतो मग तो एक गोळा बनतो मग अल्लाने त्याचं शरीर बनवलं आणि त्याचे अवयव व्यवस्थित केले मग त्यापासून पुरुष आणि स्त्रीचे दोन प्रकार बनवले काय तो यासाठी समर्थ नाही करावं अल्लाच्या नावाने जोसी मेहरबान दयावन आहे काय मानवावर अनंत का एक उड़े अशी ही लिया है। तो काही मिन बसीरा मानवाला वे अभी उखनीय वस्तु नावालापासा ऐसी बनौला आम्ह मार्ग दाखोला मग त्याने कृतज्ञता दाखवणारा बनाव अथवा कुफर करणारा कुफर करणाऱ्यांसाठी आम्ही दंड आणि जोखड आणि भडकणारा अग्नि तयार ठेवला आहे लोग जन्नत मदे असे पेले पीतील, जात कापुर असेल। हा एक प्रवाहित झरा असेल ज्याच्या पाण्यासमोर अल्लाचे दास मद्यवान करतील आणि जेथे इच्छितील सोयीस्करपणे त्याच्या शाखा काढतील हे ते लोक असतील जे जगात नवस फेडतात आणि त्या दिवसाला भीतात ज्याची आपत्ती सर्वत्र पसरलेली असेल आणि अल्लाच्या प्रेमात गरीब आणि अनात आणि कैद्याला जीव घालतात आणि त्यांना म्हणतात आम्ही तुम्हाला केवळ अल्लासाठी जीव घालत आहोत आम्ही तुमच्याकडून कोणता मोबदलाही इच्छित नाही की आभार प्रदर्शन आम्हाला तर आमच्या रबकडून त्या दिवसाच्या प्रकोपाची भीती लागलेली आहे जो भयंकर संकटाचा अत्यंत प्रदीर्घ दिवस असेल فَوَقَاهُمُ اللَّهُ شَرَّ ذَلِكَ الْيَوْمِ وَلَقَاهُمْ نَضْرَتَهُ وَسُرُورًا وَجَزَاهُمْ بِمَا صَبَرُوا جَنَّةً وَحَرِيرًا مُتَّكِئِينَ فِيهَا عَلَى الْأَرَائِكِ لَا يَرَوْنَ فِيهَا شَمْسًا وَلَا زَمْهَرِيرًا म्हणून <تصفيق> म्हणनला त्यांना दिवसाच्या अरिष्टापासून वाचविल आणि त्यांना तौत्वित पणा आणि उल्लास प्रदान करेल आणि त्यांच्या संयमाबद्दल त्यांना जन्नत आणि रेशीम पोशाख प्रदान करेल ते ते, ते उच्च आसनावर टक्के लावून बसले असतील त्यांना ना उन्हाची उष्णता त्रास देणार ना हिवाळ्याचा गारठायो चिं जन्मतची छाया त्यांच्यावर झुकून सावली करत असेल आणि तिची फळं सदैव त्यांच्या आवाक्यात असतील कि हवं तसं तोडून खावीत त्यांच्या पुढे चांदीची भांडी आणि काचे पेले फिरवले जात असतील पेलेही ते जे चांदीच्या जातीचे असतील आणि ते जन्मतच्या व्यवस्थापकांनी नीट योजून भरले असतील तना थे, आशा से पेले जात मिश्रण असेल हा जन्मतचा एक झरा असेल म्हटलं जातो त्यांच्या सेवेसाठी अशी मुलं धावत फिरत असतील जे सदैव मुलंच राहतील तुम्ही यांना पाहिलं तर असं वाटेल की मोती आहेत जे विखुरले गेले आहेत तेथे जिकडे कोणीकडे तुम्ही दृष्टी टाकाल तिकडे डेंजर्स देणग्या आणि एका मोठा राज्याचा सरंजाम तुम्हाला दिसेल त्यांच्यावर तलम रेशमाची हिरवी पोशाख आणि अतलस आणि दिबाची वस्त्र असतील त्यांना चांदीचे कडे खातले जातील आणि त्यांचा रब त्यांना अत्यंत हा हे तुमचा मोबदला आणि तुमची कामगिरी कदर करण्यालायक ठरलेली आहे हे पैगंबर सल्लम आम्हीच तुमच्यावर हा कुरान थोडं थोडं करून उतरवला आहे म्हणून तुम्ही आपल्या रफ चादण्यावर धैर्य राखा आणि यांच्यापैकी एखाद्या दुराचारी अथवा सत्याचा इन्कार करणारे म्हणणे ऐकू नका आपल्या रब्ब नावाचं सकाळी संध्याकाळ स्मरण करा रात्री सुद्धा त्याच्या हुजूरात सज्जा करत राहा आणि रात्रीच्या प्रदीर्घ वेळेत त्याचं पावित्र्यगान करत राहा हे लोक तर शीघ्र प्राप्त होणारी वस्तू अर्थात जगाशी प्रेम ठेवतात आणि पुढे जो जड दिवस येणार आहे त्याला दुर्लक्षितात आम्ही चंद्र निर्माण केला आहे आणि त्यांचे जोडबंद मजबूत केले आहेत आणि आम्ही जेव्हा इच्छा करू त्याचं रूप बदलून टाकू हा एक उपदेश आहे आता ज्याची इच्छा असेल त्याने आपल्या रबकडे जाणारा मार्ग स्वीकारावा आणि तुम्ही इच्छा केल्यानं काही होत नाही जोपर्यंत अल्लाह इच्छित नाही निश्चितच अल्लाह मोठा ज्ञानी आणि बुद्धिमान आहे आपल्या कृपाछेत्रात ज्याला इच्छितो दाखल करतो आणि जालिमानसाठी त्याने यातनादायक प्रकोप तयार ठेवला आहे अल्लाच्या नावाने चरबान दयावन आहे शपथ आहे त्या वाऱ्यांची जे लागोपाठ पाठवले जातात मग तुफान वेगाने वाहतात आणि मेघांना उचलून पसरवतात मग त्यांना फाडून विभक्त करतात मग मनात ईश्वराची आठवण घालतात निमित्त म्हणून अथवा भीती म्हणून ज्या गोष्टीचं तुम्हाला वचन दिलं जात आहे ती जरूर घडणार आहे मग जेव्हा नक्षत्र निस्तेज बनतील आणि आकाश फाडून टाकलं जाईल आणि पर्वत पिंजून काढले जातील आणि प्रेषितांच्या हजेरीची वेळ येऊन ठेपेल وما ادراك ما يوم الفصل ويل يومئذ للمكذبين<td>शिटी गोष्ट घडेल कोणत्या दिवसासाठी हे काम त खूप ठेवलं गेला आहे निर्णयाच्या दिवसासाठी आणि तुम्हाला काय कल्पना की तो निर्णयाचा दिवस काय आहे विनाश आहे त्या दिवशी खोटं ठरवणाऱ्यांसाठी</td>अलम मुहलिकल अवलिन ثم نتبعهم الاخرين كذلك نفعل بالمجرمين काय आम्ही का पुढच्या नष्ट केलं नाही मग त्यांच्याच पाठीमागे नंतरच्या चालत करू अपराधांशी आम्ही असंच काही करत असतो विनाश आहे त्या दिवशी खोटं ठरवणाऱ्यांसाठी अलम मिन सजालूम काय आम्ही एका तुच्छ चलाले तुम्हाला निर्माण केलं नाही आणि एका ठराविक कालावधीपर्यंत त्याला एका सुरक्षित जागी थांबून ठेवलं तर पहा आम्ही याला समर्थ होतो अशा प्रकारे आम्ही फार चांगलं सामर्थ्य बाळगणार आहोत विनाश आहे त्या दिवशी खोटो ठरवणाऱ्यांसाठी काय आम्ही पृथ्वीला आवरून धरणारी बनवली नाही जीवितांसाठी आणि मृतांसाठी देखील आणि तिच्यात उंच उंच पर्वत रोवली आणि तुम्हाला गोड पाणी पाजलं विनाश आहे त्या दिवशी खोटं ठरवणाऱ्यांसाठी يُطْلِقُ إِلَى مَا كُنْتُمْ بِهِ تُكَذِّبُونَ يُطْلِقُ إِلَى وَلِيٍّ ذِي ثَلَاثِ شُعَبٍ لَا وَلِيٌّ وَلَا يُغْنِي مِنَ النَّارِ إِنَّهَا تَرْمِي بِشَرَرٍ كَالْقَصْرِ كَأَنَّهُ جِمَالَتُ فُحُ وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِلْمُكَذِّبِينَ चला आता त्या कड़े जिला तुम्ही खोटं ठरवत होता चला त्या सावलीकडे तीन शाखावाली आहे ना गारा पोहोचवणारी ना, ना अग्निशमाला पासून वाचवणारी तो अग्नि महाला समान मोठमोटाल्या ठिंज्या फेकील ज्या उसळताना अशा वाटतील जणू त्या पिवे उंटा असाव्यात विनाश आहे त्या दिवशी खोट ठरवणाऱ्यांसाठी हा तो दि है ज्या बोलना ना तेना की संधि पूरे कराव विनाश है खोट ठरवीन हा फैसला दिवस है आम्मी तुम्हारा तुम्हें होन गोक गोला है आता जर एखादी चाल तुम्ही चालू शकत असाल तर माझे विरुद्ध चालून पहा विनाश आहे त्या दिवशी खोटं ठरवणाऱ्यांसाठी ईशरू लोक आज सावलीत आणि झऱ्यांमध्ये आहेत आणि जी फळं ते इच्छितील त्यांच्यासाठी हजर आहेत खा आणि त्या मजेने आपल्या त्या कृत्यांच्या मोबदल्यात जी तुम्ही करत राहिला आहात आम्ही सदाचारी लोकांना असाच मोबदला देत असतो बिना विनाश आहे त्या दिवशी खोटो ठरवणाऱ्यांसाठी फुलू वचन इंगुरी मोन वैलुई करीन व इरा केला खेळून करीन खाऊन घ्या आणि मौज करून घ्या थोडे दिवस वस्तुत तुम्ही लोक अपराधी आहात विनाश आहे खोट दिवशी खोटं ठरवणाऱ्यांसाठी जेव्हा यांना सांगितलं जातं की अल्ला पुढे झुका तर झुकत नाहीत विनाश आहे त्या दिवशी खोटं ठरवणाऱ्यांसाठी आता या कुरांनंतर इतर कोणती वाणी अशी असू शकते जिच्यावर यांनी इमान आणावं